अरण्यकांड, सर्ग एकोणचाळीसावा असा मी युद्धात त्याच्या हातून यावेळी कसाबसा बसा सुटलो त्यानंतर जे घडले ते सुद्धा आता ऐक दोन राक्षसांनी माझे मन उत्साहित होईल असा प्रयत्न केला त्या दोन रुगरूप घेतलेल्या राक्षसांसह मी दंडकवनात प्रवेश केला लळणारे जीव मोठमोठे सुळे टोकदार शिंगे असलेला महाबलिष्ठ असा मी मांसभक्षी महामृग बनून दंडकारण्यात फिरू लागलो रावणा अग्निहोत्रे तीर्थे पवित्रस्थानी असलेले वटवृक्ष अशा ठिकाणी जे तापस असतील त्यांच्या अंगावर महाभयंकर होऊन हल्ला करीत मी फिरू लागलो दंडकारण्यात धर्माचरणी तापसाना मारून त्यांचे रक्तपीत आणि मांसखात ऋषी मांसभक्षी क्रूर होऊन वनात फिरणाऱ्या प्राण्यांना त्रास देत रक्ताने मत्त होऊन मी फिरत होतो त्यावेळी मी धर्माला थट्टा लावीन धर्माला बट्टा लावीच दंड कारण्यात फिरत होतो त्यावेळी तापस धर्माचा आश्रय करून राहिलेला राम मला आढळला महाभागा वैदेही आणि महारथ लक्ष्मण जो संयमित आहार करून आणि सर्व भूतांच्या हिताविषयी दक्ष राहून तापस झाला होता त्यानंही मी पाहिले तेव्हा वनात राहणाऱ्या महाबलवंतरा हा तापस आहे असे समजून मी कमी लेखले आणि पूर्वीचे वही लक्षात आणून अत्यंत क्रुद्ध होऊन त्याच्या अंगावर मृग रुपाने करता त्याचा प्रहार मारण्याची मी इच्छा झाली त्याने शत्रूचा निमपात करणारे तीन धारधार बाण आपले भले धनुष्य ओढून सोडले ते तीन बाण म्हणजे गरुडाच्या किंवा वाऱ्याच्या झडपेने जाणारे होते ते खाणारे बाण, सर्व माझ्या दिशेने आले ते वाकड्या फाळाचे बाण होते मी पूर्वी भयाचा अनुभव घेतलेला रामाचा पराक्रम जाणणार असल्यामुळे तेथून निसटलो म्हणून सुटलो ते दोन राक्षस मारले गेले रामाच्या बाणातून सुटून कसा बसाव हो जीव घेऊन मी येथे सन्यास घेऊन येऊन योग साधना केली आणि आता मी स्थिरचित्त झालेला तापसाय झाडा झाडावर मला वलकल आणि काळे कातडे अंगावर लालेला धनुष्य घेतलेला राम पाशी पाश हाती घेतलेल्या काळाप्रमाणे दिसतो रावणा धसका घेतलेला मला राम सहस्त्र आहेत कि काय असे दिसते सारे अरण्यच राम बंद असल्यासारखे मला दिसते एकांतात हे राक्षसाधी पा मला रामच दिसतो स्वप्नात राम आला तरी माझे मन भ्रमिष्ठासारखे होते रामाच्या योगाने भयभीत झाल्यामुळे रावणा रे आरम होणारी रत्ने रच अशी नावे सुद्धा माझ्या मनात भय उत्पन्न करतात त्याचा प्रभाव मी चांगलाच जाणतो त्याच्याशी युद्ध करणे मला तुला जमणार नाही बली काय किंवा नुमुची काय त्यांना सुद्धा राम मारून टाकेल रावणा रणात तू रामाशी युद्ध कर किंवा क्षमा कर पण तुला जर तू तु भेटी भेटू इच्छित असेल तर माझ्याशी रामाविषयी तू काही बोलता कामा नये जगात पुष्कळ सज्जन समचित्त असलेले आणि धर्मनिष्ठ असलेले दुसऱ्यांच्या अपराधामुळे परिवारासह नष्ट झाले म्हणून राक्षसा दुसऱ्यांच्या अपराधाने मी मात्र नाश पावे तुला योग्य वाटेल ते तू कर मी तुझ्या मागोमागे येणार नाही राम हा महा तेजस्वी मोठे आत्मसामर्थ्य असलेला महाबलवंत आहे राक्षस लोकांचा अंत करण्याचे त्याच्या मनात आले तर तो अंत करीतही जर शिरपणखेमुळे जनस्थानात राहणारा खर मर्यादा सोडून वागला म्हणून शुद्धकर्मी रामाने पूर्वी त्याला मारले तर त्यात काय अपराध मला खरेपणाने सांग स्वजनांचे हित व्हावे या हेतूने तु मी तुला हे बोललो जे मी बोललो ते जर तू मानले नाहीस तर रामाच्या सरळ जाणाऱ्या जा बाणाने रणात मारला जाऊन तो बांधवांचा कट प्राण सोडशील अरण्यकांडाचा एकोणचाळीसावा सर्ग समाप्त